पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रास्ताविक गीता हा महाभारतातील एक लहानसा विभाग आहे महाभारत हा ऐतिहासिक ग्रंथ आहे असे समजले जाते परंतु आपल्याकरता रामायण आणि महाभारत हे ऐतिहासिक ग्रंथ नसून धार्मिक ग्रंथ आहेत आणि त्यांना ऐतिहासिक म्हणायचे असेल तर तो आत्म्याचा इतिहास आहे आणि त्यात हजारो वर्षापूर्वी जे घडले त्याचा इतिहास नाही तर आज प्रत्येक मनुष्याच्या देहात काय सुरू आहे याच चित्रण करण्यात आल आहे. महाभारत आणि रामायण या दोन्ही ग्रंथात दव आणि असुर राम आणि रावण यांच्यामध सुरु असलख्खा संघर्षाच वर्णन आह या वर्णनात कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवाद आह त्या संवादाच वर्णन संजय अंध धृतराष्ट्राजवळ करत असतो अशा रीतीन गीता लिहिण्यात आली इच्यात उपनिषद अद्यादृत आह यामुळे इचा सर्व अर्थ उपनिषदावर आधारित आहे अशा प्रकारे गीतेचा अर्थ श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला बोध असा होतो असे समजून आपण गीता वाचली पाहिजे आपल्या देहात अंतरयामी श्रीकृष्ण भगवान आजही बसत आहेत आणि जिज्ञासू अर्जुनाचे रूप घेऊन धर्मसंकटात सापडलेल्या अंतरयामी भगवान श्रीकृष्णाला विचारतो त्याला तो आपले सर्वस्व अर्पायला तयार असतो आपण झोपलेलो असलो तरी तो अंतरयामी सदैव जागाच असतो आपल्यामधील जिज्ञासेची तो वाटपात बसलेला असतो परंतु आपल्याला तर प्रश्न विचारणेच आवडत नाही प्रश्न विचारणारे मन सुद्धा आपल्याजवळ नसते त्यामुळे गीतेसारख्या पुस्तकाचे रोज ध्यान केले पाहिजे तिचे मनन करता करता आपल्यामध्ये धर्मजिज्ञासा निर्माण केली पाहिजे प्रश्न विचारणे शिकले पाहिजे आपण अडचणीमध्ये सापडतो तेव्हा ती दूर करण्याकरता आपण गीतेकडे धावत गेलो पाहिजे आणि तिच्याकडून दिलासा मिळवला पाहिजे यादृष्टीने गीता वाचली पाहिजे ती आपल्याकरता सद्गुरूचे रूप असते माता असते आणि आपल्याला हवे असेल तेव्हा आपण तिच्या मांडीवर डोके टिकवून आश्वस्त होऊन राहू शकतो गीतेजवळ आपल्या सर्व धार्मिक प्रश्नांचा गुंता सोडण्याची शक्ती आहे अशा प्रकारे रोज जो गीतेचे मनन करतो त्याला त्यामध्ये रोज नवीन आनंद मिळेल नवीन अर्थ आढळेल धर्मातील अशी एकही समस्या नाही जिचे उत्तर गीतेजवळ नाही आपल्या श्रद्धेच्या अप्रेपनामुळे आपल्याला तिचे वाचन करणे ती समजून घेणे आवडत नसेल तर ती गोष्ट वेगळी परंतु आपली श्रद्धा रोज वाढत जावी आपण सावध राहिलो पाहिजे म्हणून आपण गीतेचे वाचन रोज केले पाहिजे अशा प्रकारे गीतेचे मनन करता करता जो काही अर्थ मिळत गेला त्याचे सार मी आश्रमवासियांच्या मदतीकरता सांगतो आह महात्मा गांधी